पुस्तक पंडिता रमाबाई यांचा इंग्लंडचा प्रवास लेखिका पंडिता रमाबाई भाग पहिला इंग्लंडचा प्रवास एक पत्र सेंट मेरीज होम वॉन्टेज वर्कशायर इंग्लंड प्रिय बांधव काल दोन प्रहरी आपले पत्र पोहोचले पत्र पाहताच मनाची कशी स्थिती झाली हेही मी लिहून कळविण्यास असमर्थ आहे ही माझ्या मनाची स्थिती माझ्यासारखे जे कोणी दीर्घ प्रवासी आ आणि स्वजनांपासून चीरवियुक्त मनुष्य असेल त्याच्याच ध्यानात येण्याजोगी आहे दुसऱ्या कोणासही इचा अनुभव होणार नाही कारण ज्याला कधी काटा बोचला नाही त्याला काटा बोचल्याने काय होते हे कसे करणार परंतु मला वाटते की माझ्यासारखी सुखी मनुष्यही या जगात फार कमी असेल कारण मला जितके सुखाचे स्वरूप समजते तितके दुसऱ्याला समजत नाही असे मला वाटते कारण ज्या मनुष्याने पुष्कळ दुःख पाहिलेली असतात त्यालाच सुखाची किंमत काय ती समजत असते ज्याने सुखातच दिवस घालविले त्याला सुख काय ते नीट कळत नाही मी आजन्म वनवासिनी आहे आणि पुष्कळ दुःखीही पाहिली आहे म्हणून मला थोडेसे सुख झाले तरी त्याचा पूर्ण अनुभव घेण्याची शक्ती देवाने दिली आहे कोणीही आपल्यास दुःख किंवा विपत्ती असावी असे इच्छित नाही हे खरे पण माझी गोष्ट तशी नाही एकदा पांडवांच्या मातृश्रीने जसे म्हटले होते तसे मी ईश्वराला म्हणते विपदहा संतु न शाश्वत तज्ञ तज्ज्ञ तद्न्य जगतपते म्हणजे हे जगतपते तू मला सर्वदा व सर्वस्थळी विपत्तीतच ठेव कारण मला यातच सुख आहे आपल्याला असे वाटेल ही एवढी प्रस्तावना कशाची ही प्रस्तावना एका नाटकाची आहे या नाटकाचा एक अंक आपल्या सुबोधपत्रिकेत आला आहे दुसरा अंक तसाच राहिला आहे तो आताच प्रसिद्ध होईल असे वाटत नाही पुढे एखाद्या वेळी होईल हा तिसरा अंक आहे त्याचीच ही प्रस्तावना हा अंक सुमारे 7-8 वर्ष वर्षपर्यंत संपवायचा नाही असे माझे अनुमान आहे परंतु मनुष्याचे अनुमान सर्व काळी खरेच ठरते असे नाही ईश्वर इच्छा काय असेल ती खरी जीवन हे एक नाटक आहे आणि हेच खरे नाटक नाटकगृहात जी नाटके करतात ती सोंगेच होत त्यांच्यात खरेपणा काही नसतो जास्त नाटके पाहण्याची फार आवड आहे त्यांनी आपापली जीवनरूपी नाटके पाहावी अशी त्यास माझी शिफारस आहे खऱ्या गोष्टींचा अनुभव नसला तर नुसती सोंगे पाळत काही फळ नाही आणि जळतो असेल तर सोंगे पाण्याची काही आवश्यकता नाही मी तुमास सुमारे एक वर्षापूर्वी कळविले होते की काही दिवसांनी माझा युरोपात प्रवास करण्याचा विचार आहे त्याप्रमाणे गेल्या एप्रिल महिन्याच्या विसाव्या तारखे सायंकाळी सुमारे चार वाजता मी मुंबईहून बुखारा नावाच्या आगबुटीतून इंग्लंडकडे रवाना झाले हे तुम्हाला माहीतच आहे माझे यावेस इकडे येणे हे मोठे साहस किंवा तुमच्या मते मोठ्या चुकीचे आहे तुम्ही त्याची पुष्कळ कारणे दाखविलीत आणि एका पक्षी ती म्हणजे खोटी आहेत असे नाही तर कित्येक लोकांनी गैरसमजुतीमुळे किंवा आपल्या प्रकृतीप्रमाणे माझ्या इकडे येण्याचा उद्देश नाना कल्पून घेतले ही गोष्ट खरोखरच मोठी दुःखास्पद आहे असो माझ्या मित्रमंडळींच्या सांगण्यावरून म्हणा किंवा सवड नव्हती म्हणून मना। एकदा माझा बेत रहीत झाल्यासारखा झाला होता परंतु तो अगदी अनिश्वित होता तसे होण्याचे कारण एवढेच की या नवीन देशात कोठेही ओळख नसून इकडे आल्यावर मी रहावे कोठे याची व्यवस्था होण्यापूर्वी एकदम आपला देश सोडण्याचे मला बरे वाटले नाही मी इकडे येण्याच्यापूर्वी माझ्या कित्येक मित्रमंडळींच्याद्वारे या देशात कोठेतरी माझी राहण्याची सोय होईल किंवा नाही याबद्दल शोध करविला होता त्यावरून असे समजले की जाण्या येण्याचे भाडेशिवाय करून सुमारे चार हजार सहाशे रुपये हातात असले तर सुमारे दोन वर्ष एक मनुष्य या देशात राहू शकेल मी तर जाणून बुजून लक्ष्मीची कन्या आणि माझे नाव सुद्धा रमा मग काय पुसता चिंतामणी माझा भाऊ मला कशाचीच उणीव नाही फक्त एकाच गोष्टीची काय ती उणीव अशा स्थितीत इंग्लंडचा प्रवास करणे माझ्या पक्षी केव आकाश पुष्पवत आहे असे मला वाटले तरी मी प्रयत्नात काही कसर केली नाही पुण्यात असता काही प्रसंगाने माझा आणि सेंट मेरीज होममधील सिस्टर सुपिरियर हिचा परिचय झाला होता त्याचप्रमाणे आणखीही कित्येक युरोपियन स्त्रियांशी माझा बराच स्नेह जमला होता म्हणून मी त्यांच्या जवळही सदरहू शोध केला त्यापैकी किती एकीने अगदी निराशा केली किती एक म्हणाल्या तुम्ही ख्रिश्चन असता तर काही सोय झाली असती कोणी म्हणाल्या आमच्या येथे अगोदर उमेदवारी करा पुढे पाहता येईल एका बाईने लंडनहून मला लिहून कळविले की तुम्ही एकटीच मुलीला हिंदुस्थानात ठेवून सहा महिन्याकरता इकडे या पुढे तुमची काही इथे राहण्याची तजवीज झाली तर बरेच आहे नाहीतर परत जाल परंतु तसे करणे अशक्य होते त्यात मुख्य दोन अडचणी होत्या पहिली दोन वर्षाच्या बाळाला सोडून इतक्या दूर येणे आणि दुसरी केवळ सहा करता इकडे येऊन ना धड गाढव ना धड ब्रह्मचारी या मणीप्रमाणे होणे काही दिवसांनी सदरहू सिस्टर सुपीरियर कड़ून मला निरोप कळाला की येथे आले असता त्यांच्या ज्या पुष्कळ सिस्टर्स हिंदुस्थानात जाणार आहेत त्यास मराठी शिकण्याची जरुरी असून ते काम जर मी पत्करले तर त्या माझा खर्च चालवितील आणि मला इंग्रजी शिक्षणही देतील एक सिस्टर काही दिवसांपूर्वी हिंदुस्थानातून हवा बदलण्याकरता आली होती ती माझी परिचित असून तिला माझी बरीच माहिती होती सिस्टर सुपीरियरने असे सुचविल्यावर मी त्यास सांगून पाठविले की त्यांनी जो माझा खर्च चालविण्याचा पत्कर घेतला तो निस्वार्थ असावा तरच मी त्यांच्या मंडळी राहण्यात जाईन नाहीपेक्षा जाणार नाही हे माझे म्हणणे त्यांनी कबूल केल्यावर माझी या देशात राहण्याचे ठिकाण निश्चित करून मी इकडे येण्याची तयारी केली असो आता या देशात आत्ताच आले पाहिजे असे मला वाटण्याची कारणे आणि माझ्या हितेचू मित्रमंडळीस मी आत्ताच न यावे असे वाटण्याची कारणे यांचा विचार करू माझ्या मताच्या विरुद्ध जी काही कारणे माझ्या मित्रांनी दाखविली त्यापैकी मुख्य अशी नंबर एक प्रकृतीची अशक्तता आणि मुलगी लहान आहे नंबर दोन इंग्रजी बोलता येत नाही नंबर तीन मी इकडे निघून आल्यावर आर्य महिला समाज वगैरे निद्रा घेऊ लागतील नंबर चार ख्रिश्चन लोकांच्या सहवासात राहणे बरोबर नाही नंबर पाच इंग्लंडसारख्या चैनबाजीच्या मुलखात या तरुण वयात येणे बरोबर नाही नंबर सहा या देशाची मला माहिती नसून इकडे पुष्कळ लबाड लोकांपासून मला अपाय होण्याची भीती आहे नंबर सात इंग्लंडला गेल्यावर तिकडच्या वैभवाने डोळे दिपून जातील आणि मग स्वदेश प्रीती अगदी राहणार नाही नंबर आठ एका गृहस्थाने तर मला असे सुचविले की अहो इंग्लंडला मिसेस फॅसिस्ट मिस मेनिंग सारख्या विद्वान बायांसमोर जाऊन तुम्ही काय बोलणार तुम्हाला इंग्रजी पुरते समजत सुद्धा नाही नंबर नऊ दुसऱ्या एका गृहस्थाने म्हटले अहो तुम्ही इंग्लंडला जाऊन जो जो ठिकाणी पाहाल त्यांचा इतिहास तुम्हाला माहित नसला तर त्या पाहण्यापासून काय फळ होणार इंग्लंड मध्ये एके ठिकाणी किओ पाट्राज निडल नावाचा खाम आहे तो पाहिलात तर तुम्हाला काय समजणार अशा प्रकारच्या पुष्कळ गोष्टी तेथे ते तुमच्या पाण्यात ते म्हणून तुम्ही आधी सगळे इतिहास पाठ करा आणखी असे की तुमचे वय अद्याप लहान आहे वयोवृद्ध झाले म्हणजे मनुष्यात पुष्कळ वजन येते तुम्ही आणखी दहा बारा वर्षांनी तिकडे जा नंबर दहा कोणी असे म्हटले की तुमचा वैद्यकीय शिकण्याचा इरादा आहे तर तुम्ही येथे एक दोन परीक्षा पास केल्या पाहिजेत येथे निदान चार वर्ष राहून चांगला अभ्यास करून मॅट्रीक्युलेशन परीक्षा पास झाला म्हणजे मग जा कोणाच्या मनाचा तर असा समज झाला की माझ्या स्वदेशी मित्रांवर माझा अगदी विश्वास नसून माझा काय तो भरोसा सर्व मिशनरी लोकांवरच आहे इत्यादी यावरून माझे इकडे येणे माझ्या वाचून बहुधा कोणासही संयुक्तिक किंवा बरे वाटले नाही ते स्पष्टच आहे तर मग मला काय इकडे यावेसे वाटावे सदरभू कारणे दाखविणाऱ्या मोठ्या विद्वानांपेक्षा माझी बुद्धी अधिक होती असे नाही परंतु प्रत्येक मनुष्याचा असा स्वभाव असतो की त्याला त्याने काय करावे आणि काय न करावे याचे चांगले ज्ञान आहे असे वाटते मीही मनुष्यजातीच्या बाहेर नाही तेव्हा मलाही तसे वाटणे हे स्वाभाविक आहे लोकांच्या मताविरुद्ध माझी जी मते पडली त्याची कारणे अशी माझी प्रकृती असावी तशी सशक्त नाही तरीही माझी अशक्तता काही रोगमूलक नावे। काही कारणास्तव गेल्या वर्षी याच दिवसामध्ये मी एका वृद्ध आणि अनुभवी युरोपियन डॉक्टर आपली प्रकृती दाखविली होती त्याने अगदी निश्चयाने सांगितले होते की माझ्या शरीरात कोणत्याही प्रकारचा रोग नसून प्रकृती फार सुदृढ आहे अशी सुदृढ प्रकृती फारशी लोकांची नसते याचे कारण माझ्या शरीरातील रक्त मज्जादिक पदार्थांचा अकाली आणि अतिशयत वेळ झालेला नाही आणि आज सुमारे आठ वर्षापासून सतत प्रवासात माझे आयुष्य गेले असून शेकडो टिकाणचे हवा पाणी माझ्या प्रकृतीला माणवले आहे आणि सुमारे दोन मैल काही एक वाहन नसता पायांनीच प्रवास केल्याने शीतोष्ण सहिष्णुताही माझ्या अंगी आहे सतत मीत भोजन आणि मिताचार असल्याने सहसा रोग होण्याचे नाही। आहे हिमालयासारख्या थंड जाग्याची हवा मला मानवली होती तेव्हा इंग्लंडमधील थंड हवा माझ्या प्रकृतीस अपाय करील असे वाटण्यास काही आधार नाही आता मुलगी लहान आहे आणि तिच्या प्रकृतीला समुद्रातील आणतील हवा मानवेल किंवा नाही हा प्रश्न राहिला मुलीची आई सहा महिन्याची युती तेव्हाच तिची आईबाप तिला एका बेताच्या पेट यातून घालून गड्याच्या डोकीवर देऊन प्रवासास निघाली तेव्हापासून आजपर्यंत तिच्या कपाळाचा प्रवास सुकला नाही तेव्हा तिच्या मुलीची प्रकृती नाजूक कोठून होणार बरे मुलीला तिच्या आईने सुईवर ठेविली तर मुंगी चावेल आणि अधांतरी ठेवली तर कावळा नेल अशी आशंका करून अगदी नाजूकपणाने वाढविली आहे असेही नाही मुलीचे वय आठ महिन्याचीही पुरते झाले नव्हते तेव्हाच तिची आई तिला घेऊन आईन उन्हाळ्यामध्ये हिंदुस्तानच्या एका कोपऱ्यावरून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत प्रवास करून आली आहे या प्रवासात मुलीच्या प्रकृतीचा बराच परिचय झाला आह त्यावरुन तिला येथील हवा मानवणार नाही असे मला वाटत नाही दोन मी हिंदुस्थानाच्या पुष्कळ देशात फिरले त्या देशातील भाषा मला कशी ती स्वप्नी सुद्धा माहीत नव्हती त्यांची माहिती नव्हती तरी त्या त्या देशांमधून मला कोणत्याही गोष्टींची अडचण सोसावी लागली नाही त्या देशात काही दिवस राहिल्यानंतर चहोकडे एकच भाषा ऐकू येऊ लागल्याने ती शिकण्याचा प्रयत्न करताच ती मला बोलता लिहीता आणि वाचता येऊ लागले तशीच इंग्रजी भाषा मला येणार नाही म्हणून कशावरून आता ती भाषा आमच्या मुलखानिराळी खरे तरी पहा मूल जन्मास येते तेव्हा त्याला सर्वच भाषा मुलखानिराळ्या असतात परंतु लोकांचे बोलणे ऐकून आणि पाहून त्याला भाषा येऊ लागते इंग्रजी भाषेच्या अभ्यासात मी अगदी ताने बाळ आहे असे समजा इतर मुले जशी बोलण्या शिकतात तशी मीही शिकेन आतास मला या देशात आल्याबरोबर मोठी मोठी व्याख्याने द्यावायची आहेत असे नाही मी जाणून बुजून शिकण्याकरताच या देशात येणार होते तेव्हा मला ही भाषा येत नाही म्हणून माझी कोणती मोठी अब्रू जाणार होती तीन आर्य महिला समाज म्हणजे एके ठिकाणी आहे असे नाही आणि तो जितक्या ठिकाणी आहे तितक्या ठिकाणी माझा राहण्याचा संभव नाही कारण मला कृष्णासारखी पुष्कर रूपे घेऊन सर्व ठिकाणी राहता येत नाही समाजस्थापन करण्यास लोकांपास विनंती करणे हे माझे काम आहे परंतु तो चालू करणे आणि त्याची उन्नती करणे प्रत्येक सभासदाचे काम आहे ते माझ्या हाती नाही जेथे सदरहू समाज चालविण्यासारखे लोक असतील तेथे तो मी हिंदुस्थानात बसले नसेल तरी चालेल आणि जेथे तसे लोक नाही तेथे एक सोडून हजारमाबाई असल्या तरी तो चालवायचा नाही उदाहरणार्थ अहमदनगरातील आर्य महिला समाज चार ख्रिश्चन लोकांच्या सहवासात राहणे का बरोबर नाही हे मला कळत नाही या देशान ख्रिश्चन नाहीत असे लोक फार विरळा पाण्यात राहावायचे झाले तर ते तेथे कोरडी जमीन कोठून मिळणार क्वचित एखादे मातीचे ढिकाळ असले तरी तेही भिजलेलेच असा वयाचे ज्याला समुद्रात ओडी टाकावयाची त्याने थंडीला भिन्यात काय अर्थ आहे एक मात्र भयत हेच की ख्रिश्चन धर्म स्वीकारणे ते करण्यास मलाही हिंदुस्थानात पुष्कळ ख्रिश्चन लोकांनी उपदेश केलेला आहे मनुष्याच्या मनाचा काही निश्चय नाही असे जर आहे तर त्याला हिंदुस्तान काय आणि इंग्लंड काय आता मी ज्या ख्रिश्चन लोकांच्या सहवासात आहे त्यांच्या येथे असणे या मंडळीच्या ख्रिश्चना वाचून दुसऱ्या पुष्क मंडळीच्या ख्रिश्चन पाद्र्यास बरे वाटत नाही हे मला त्यांनी नीट उघड करून सांगितले आपण हे ध्यानात ठेवले पाहिजे की हिंदुस्तानात, जसा एका हिंदू धर्मात शैव शाक्त वैष्णव तांत्रिक आदी मतभेद असतो तसा एका ख्रिश्चन धर्मातही रोमन कॅथोलिक प्रोटेस्टंट ख्रीग चर्च चर्च ऑफ इंग्लंड चर्च ऑफ स्कॉटलंड चर्च ऑफ जर्मनी मेथॉडिस्ट युनिटेरियन वगैरे पुष्कळ मतभेद आहेत त्या मतांमधील लोक एकमेकांचा बराच मत्सर करतात शेवायला पाहिला म्हणजे वैष्णवाने सच्चे स्नान करण्याची जशी हिंदुस्थानात चाल आहे तशीच सदरहू मतानुयांचीही चाल असते पण हा मुलूक पडला थंड एते येथे घटकोघटकी सचे स्नान केले की सर्दी होऊन आयुष्य असताना येशू ख्रिस्तासमोर जाऊन जजमेंट हे येषत बसावे लागेल म्हणून या शहाण्या लोकांनी ती चाल पाळली नसावी वर सांगितल्याप्रमाणे वेगळ्या मतांचे पाद्री आणि पादरी, पादरी यांनी जेव्हा मला या मंडळशी संबंध न ठेवण्याविषयी आणि त्यांच्या समाजात जाऊन न राहण्याविषयी उपदेश केला तेव्हा मी मुकाट्याने त्यांची बोलणी ऐकून मनात म्हटले मित्रांनो मला तुम्ही सर्वच सारखे आहात कोणी लांब कोणी आखूड कोणी पांडरे, कोणी तांबडे कोणी लठ्ठ कोणी वाळके इतकाच काय तो पाहू गेले असता सगळे एका लाकडापासून झालेले एका माळ्याचेच माणी मी इकडे येण्याच्या आदल्या दिवशी रात्री एका पाजरीसाहेबांनी येऊन मला इकडे आणि विशेष करून या मंडईत न येण्याविषयी पुष्क समजावून सांगितले परंतु माझी सर्व तयारी झालेली होती आणि माझा निश्चय काही केल्या फिरेना शेवटी त्यांचे उपाय थकले तेव्हा साहेब मनातल्या मनात रागवले आणि मला म्हणाले पहा बाई तुम्ही आता आमचे मत घेतल्या जात आहात तुम्हाला तिकडची बोली येत नाही तुमच्याजवळ पुष्कळ पैसाही नाही अशा स्थितीत तुमच्यावर जर तेथे ते काही वाईट प्रसंग आला तर आम्ही काही सहाय्य करणार नाही कारण तुम्ही आमचे ऐकत नाही वास्तविक असे म्हणण्याचा त्यास काहीच अधिकार नव्हता कारण मी कधी कोणत्याही प्रकारचे सहाय्य त्यांच्यापाशी मागितले नव्हते असो तरी मी त्यास उत्तर दिले अहो साहेब तुम्ही मला सहाय्य केले नाही म्हणून काय झाले माझा ईश्वर मला सहाय्य करेल मनुष्यशाने मनुष्य तारण किंवा महारण करवत नाही जो मनुष्य वाघाच्या तोंडात आहे तो दुसऱ्याला वाघापासून कसे वाचविल पाच इंग्लंडच काय पण याच्यापेक्षा सहस्त्रपट चैन बाजीच्या मुलखात गेले तरी ज्याला जे करावायचे नाही ते त्याच्याने कधीच करवणार नाही चैनीला तरुण आणि वृद्ध असा विचार नसतो आमच्या देशात अनुभिन असे पुष्कराजासारखे श्रीमंत संन्यासी होऊन गेले आहेत आणि उद्या ज्यांच्या शरीराची स्मशानात क्रव्याद दागणीत आहुती पडणार जे अंग गलित पलित मुंडम दशनम विहीनम जातम तुण्णम वृद्धो याती गृहितवादम या प्रकारचे सशक्त आणि तरुण असे हजारो वृद्ध आठ नऊ वर्षाच्या मुलीशी लग्न करून आपले अग्निहोम कायम ठेवितात राणात गेल्या वाचून शुराची परीक्षा होत नाही अभाव वैराग्याला वैरागी अशी संज्ञा देता येत नाही एखादा पदार्थ आपल्याला मिळत नाही म्हणून त्यावर आपली इच्छा नाही असे दाखविणे किंवा तो नाही म्हणून आपल्याला तो आवडत नाही म्हणून हे शुद्ध डोंग होय मला या चैनबाजीच्या मुलखात माझ्या मनाची परीक्षा करावायची आहे असो सहा या देशाच्या मला माहिती नसली आणि येथे पुष्कळ लवाड लोक असले तरी मला त्याची काय भीती येथे सर्वच म्हणजे लवाड आहे असे नाही मी ज्या स्त्रियांच्या समाजात राहते त्या सर्व स्त्रिया मोठमोठ्या संभावित आणि श्रीमंत घराण्यातील असून विशेष करून धर्मार्थ सर्व सोडून संन्यासिनी झालेल्या आशा आहेत या घरात मोठ्या सभ्य पुरुषासही राहण्यास सक्त मनाई आहे मग लबाडवायका किंवा पुरुष याचा येथे प्रवेश कोठून होणार शिवाय पुष्कळ संभावित गृहस्थव स्त्रिया यांचे येथे येणे जाणे आहे दुसरे लोक ज्यांनी या समाज पाहिला नाही किंवा ज्यास याची योग्यता कळत नाही ते काही म्हणत परंतु मला या बायांची सभ्य रीती आणि पवित्र आचरण फार आवडते थोड्या दिवसामागे एका पासष्ट वर्षाच्या गृहस्थाने एका अकरा वर्षाच्या मुलीच्या बापाला तीस हजार रुपये देऊन तिच्याशी लग्न लावले हे आपल्यास माहीत असेलच असे पुण्यात आमच्या देशात हजारो आहेत सात इंग्लंडातील वैभवाने डोळे दिपून आपल्या जन्मभूमीचा विचार पडणे हे मनुष्य स्वभावाच्या विरुद्ध आहे आपली आई गरीब असून मातारी आहे म्हणून तिला टाकून दुसऱ्या श्रीमंत तरुण आणि स्वस्वरूप बाईला आईप्रमाणे सन्मान देणारे मनुष्य मनुष्यरूपी राक्षस असे म्हटले पाहिजे अथवा भृतरहरीने म्हटल्याप्रमाणे ते के ते कोण आम्मास माहीत नाही इंग्लंडात येऊन इकडच्या वैभवाने डोळे दिपून आपल्या जन्मभूमीला तुच्छ मानणारे नरपिशाच्च्य आमच्या दुर्दवी मातेच्या पोटी पुष्कळ उपजले आहेत यात संशय नाही परंतु हल्ली तर मला असे वाटते की माझ्या आईवरची माझी प्रीती कमी होईल अशी पिशाच्च्य प्रकृती अद्याप माझ्यात शिरली नाही आणि ईश्वर कृपेने तसे न हो आठ मिसेस फॉर्सेट मिस मॅनिंग वगैरे बायांच्या समोर व्याख्याने देण्याकरिताच माझे या देशात येणे आहे असा ज्यांचा समज झाला त्यास माझे एवढेच उत्तर की तो दिवस येण्यास अद्याप 7-8 वर्षे विलंब आहे तेवढ्यात मी कदाचित त्यांच्याशी बोलू शकेन असे होण्याचा संभव आहे आणि जरी तसा दिवस आला तरी त्यांच्या मनात जेवढा उद्देश आला तेवढाच माझा उद्देश नाही माझा त्याहीपेक्षा मोठा उद्देश एकही अक्षर न बोलता सिद्धीत जाईल आणि तो जाओ अशी माझी ईश्वरापाशी प्रार्थना आहे मला मिसेस फॉसेट पुढे बोलण्याची गरजच लागणार नाही नऊ मी जेवा कोणते तरी ठिकाण पाहाव्यात जाईन त्यावेळेसच त्याचा इतिहास मी शिकेन अशी माझी आशा आहे घरात बसून इतिहास तोंडपाठ केल्याने जेवढे ज्ञान होणार त्यापेक्षा प्रत्यक्ष पाहिल्याने ज्ञान जास्ती आहे असे माझ्या अल्पबुद्धीला वाटते वयोवृद्ध झाल्यावर मनुष्यात वजन वाढणे हे अचल, अचलमीचल बाईला पायाने को खरे वाटोगे एक दिवस सदरहू बाई आ फिरावे गेलो हो तेवा त्या गाड़ी बसता क्षणि गाड़ी आता मोड़ती किए मे भय पड़े होते परंतु ईश्वरकृपेण तसे नहीं पजन वढ़ने ज्ञान जितके कारणभूत आितके वोवर्धक्य सर्वी खरे ठरत नहीं पुण्यात रस्त्यातून पायी फिरणाऱ्या वामनरावांचे वय पासष्ट वर्षांपेक्षाही जास्त आहे परंतु त्यांची प्रकृती पाहिल्यास त्रेता युगातील समानुचरहनुमान मरुन हे कलियुगातील वामनराव झाले आहेत असे वाटल्यापासून राहत नाही दहा माझा वैद्यकीय शिकण्याचा इरादा आहे परंतु हिंदुस्थानात राहून चार वर्षांनी मॅट्रिक्युलेशन परीक्षा देऊनही येथे वैद्यकीय शिकण्यात तिचा काही एक उपयोग झाला नसता कारण हिंदुस्तानात बीए परीक्षेपर्यंत अभ्यास केला तरी लंडन युनिव्हर्सिटीत पुन्हा मॅट्रिक्युलेशन दिल्या वाचून येथील मेडिकल कॉलेजात प्रवेश होत नाही असा कायदा झालेला आहे हिंदुस्थानात राहून मद्रास मेडिकल कॉलेजात शिकावे तर मला माझ्या देशभगिनींच्या उपयोगी पडण्यात जितके ज्ञान पाहिजे तितके मद्रास होत नाही येथे वैद्यकीय शिकून कानांचे वैद्य दातांचे वैद्य पोटाचे वैद्य म्हणून ओरडत चूरणं अर्क वगैरे देत फिरण्याचा केवळ माझा इरादा नाही माझा उद्देश त्यापेक्षाही मोठा आहे लंडन युनिव्हर्सिटीची मॅट्रिक्युलेशन परीक्षा हिंदुस्थानातील मॅट्रिक्युलेशन परीक्षेपेक्षा सुलभ आहे येथे राहून ती परीक्षा एक किंवा दोन वर्षांनी मी देऊ शकेन अशी मला उमेद आहे परंतु हिंदुस्थानात राहून चार वर्षांनीही मला ही परीक्षा देण्याची शक्ती आली नसती या देशात हिंदुस्थानापेक्षा अभ्यास जास्त वेळ करता येतो कारण हा मुलूक थंड असल्याने सतत बारा तास मेहनत केली तरी फारसा तकवा येत नाही परंतु अशी मेहनत हिंदुस्तानसारख्या उष्ण मुलखात माझ्यासारख्या मनुष्याच्याने कदापि वावायची नाही आणि येथे पाहून सवरून जितके लवकर ज्ञान होते तितके हिंदुस्थानात असताना कित्येक अनुभवी मित्रांनी सांगितले होते आता तर स्वतःच्या अनुभवावरून समजले असो मला जाजा ज्या कारणांनी हल्लीच या देशात यावेसे वाटले ती मी अनुक्रमाने आपल्यास कळविली ही सर्व अगदी बिनचूक असतील असे माझे म्हणणे नाही कारण मनुष्याचे ज्ञान कधीच भ्रमरहीत असा नाही माझ्या पुष्कळ मित्रांनी मला सुचविले होते की हिंदुस्थानात राहून एकीकडे स्त्रियांच्या सुधारणेबद्दल होईल तितका प्रयत्न करावा आणि दुसरीकड़ आपला अभ्यासही चालू ठेवावा परंतु मनुष्य प्रकृतीला तशातून माझ्या प्रकृतीला दोन कामे एकदम करण्याच सामर्थ्य नाही दोन्ही एकदम करू गता एकही नीट वावायच असा माझा समज आह मी मुंबईहून निघण्याच्यापूर्वी आपण आणि दुसऱ्याही कित्यक्क माझ्या मित्रांनी आणि मैत्रिणींनी मला माझा बत्तरहीत करण्याविषयी पत्रि लिहिली होती परंतु मला त्यावेळेस सवड नसल्याने मला कोणकोणत्या कारणांवरून इकडे यावेळेस ते वाटले ते लिहून कळविता आले नाही म्हणून मला फार वाईट वाटते तरी या पत्राद्वारे त्या सर्व पत्रांची उत्तरे आपल्यास पोहचतील आता ज्यास असे वाटले होते की माझ्या देशबांधवांवर माझा विश्वास नाही आणि ख्रिश्चन लोकच काय माझे हित करते असे मी समजते त्यास माझे प्रेमपूर्वक असे सांगणे आहे की प्रिय बांधव मी आपल्या देशबांधवांवर विश्वास ठेवीत नाही असे म्हणण्यास तुम्हास काही एक कारण नाही इंग्लंडला जर तुम्ही अथवा तुमच्यासारखे दुसरे कोणी असते तर माझी प्रीती कोणावर जास्त आहे हे त्या समजले असते माझे हितकर्ते ख्रिश्चन लोकच काय पण सर्व माझे मित्र माझे हितकर्ते आहेत असे मला वाटत ज्या मनुष्याचा हित करता सर्वसमर्थ ईश्वर आहे त्याचे हित करण्याची कोणाला बुद्धी येणार नाही मी कोणाशी शत्रुभावाने वागत नाही तेव्हा मला कोणी शत्रू होणार नाही कोणाचे खरे रूप झाकून राहत नाही हे तुम्हाला माहित आहे मी ज्या दिवशी मुंबईहून रवाना झाले त्या दिवशी माझे पुष्कळ देशबांधव आणि भगिनी मला भेटण्याकरता आले होते आणि काही मंडळी तर आगबोटींवर पोहोचविण्याकरता आली होती माझे एकाएकी निघणे झाले म्हणून मला सवड नसल्याने माझ्या पुष्कळ मित्रांची भेट घेता आली नाही याबद्दल मला फार वाईट वाटते माझ्या जन्मभूमीचा आणि देशबंधू व भगिनीचा दीर्घवियोग होते वेळेस मला परम दुःख व्हावे हे तर स्वाभाविकच आहे परंतु करिता, ज्या कित्येक निस्वार्थ प्रेमिक बंधू भगिनींच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहिल्या त्या निरंतर माझ्या ध्यानात आहेत त्यावेळेस त्या, त्या मनुष्यास पाहून मला फारच दुःख झाले खरे परंतु आता त्याच दुःखातून एक अभूतपूर्व आणि अनिर्वचनीय सुख उत्पन्न होत आहे हे वाक्य ऐकून तुम्हाला कदाचित खरे वाटणार नाही कारण तुम्हाला असा अनुभव नाही वर प्रस्तावने जे मी लिहिले आहे त्याचा संबंध इथे आणून लावा म्हणजे हे वाक्य चांगले जुळेल मनुष्य हृदय फार हलके असते तसे ते माझे आहे मला वाटत होते या जगात माझ्यावर खरी प्रीती करणारी मनुष्य फार कमी आहेत कारण मी काही कोणाच्या उपयोगी पडत नाही मग लोकांची प्रीती माझ्यावर कशावरून असणार बरे, जर कोणी तुझ्यावर प्रीती करीत नसले तर तुला तरी कशाला तिची आशा बाळगली पाहिजे असे मी आपल्यालाच विचारित होते त्याचे उत्तर हेच येत होते की कशाला ती आशा पाहिजे हे मला सांगता येत नाही आपण लोकांवर प्रीती करून लोकांपासून प्रीती मिळण्याची इच्छा करणे हा मनुष्याचा स्वभाव आहे आणि स्वभावाला औषध नाही मला जेव्हा त्या निष्करण मित्रांची आठवण होते तेव्हा खरोखरच अनिर्वचनीय सुख होते या जगात काही एक स्वार्थ आणि संबंध नसताना लोकांवर यांची प्रीती असते तेच धन्य आणि तेच सुखी मनुष्यामध्ये कोठे जर देव शांती असली तर मी तसल्या मनुष्यासच देव म्हणते तशा प्रेमिक मनुष्यांचा एक एक अश्रूबिंदू ज्यास निर्मळ प्रेमाची किंमत समजते असे मनुष्य स्वर्गसुखाच्या विनिमयानेही घेण्यास मागे घेणार नाही कारण ती रत्ने अमौलिक होत अशा निर्मल प्रेम विमलित हृदय मनुष्याच्या अश्रुरत्न माझा ज्याला मिळतात ते मनुष्य किती सुखी आणि भाग्यशाली आहा जगात सर्वाच्या भाग्यात हे सुख असत नाही म्हणूनच लोक दुखी असतात नाही बरे हिंदुस्थानातून आपल्या देशबंधू आणि भगिनीशी वियुक्त होऊन दीर्घ प्रवासास निघणे अशा प्रकारचे दुःख जर देवाच्या दयने माझ्यावर आले नसते तर सदरघू सुख मला कोठून कसे मिळाले असते म्हणूनच मी देवाची प्रार्थना करते विपद संतुतहा श्वत्र त्र जतगतपते रत्न करातून पहिल्याने हालाहाल विष निघून मग सर्व संजीवनकाळी अमृत निघाले होते अशी दंतकथा आहे परंतु माझ्या आयुष्यात पुष्कळ वेळा ही कथा मी प्रत्यक्ष पाहिली तुम्हीही ज्ञानात ठेवा की विषाच्या मागून अमृत येते सर्व दुःखी मनुष्य एवढ्याच आशेवर आपले जीवन धारण करतात ही आशा जर हृदयात जागरुक नसती तर या दुःखमय जगात क्षणभर सुद्धा राहावले नसते तुम्ही आणि दुसरीही माझी मित्रमंडळी जी मला आगबोटीवर करता आली होती ती परत होडीत बसून किनाऱ्यावर चालली आणि एक मित्र होडीत बसून मला भेटण्याकरता आगबोटीच्या अगदीजवळ येऊन पोचले होते इतकेच नव्हेपण त्यांनी आगबोटीच्या शिडीवर पायही ठिला होता पण इतक्यात आगबोट चालू झाली अर्थातच त्या तिथून परत जावे लागले माझी दृष्टी पोहोचली तोपर्यंत मी परत जाणाऱ्या माझ्या मित्रमंडळीस डोळ भरून पाहून घेतल सुमारे दोन तासपर्यंत समुद्रातून माझ्या प्रिय जन्मभूमीचा किनारा दिसत होता तोपर्यंत मी डेकवर उभी राहून अतिमेष दृष्टीन त्याच्याकड़ पाहत होत त्यावेळी माझ्या मनात कितीही प्रकारच्या कल्पना येत होत्या म्हणून सांगू अशा मनातील हजारो भावनांचा एकच घोटाळा कधीच झालेला मला आठवत नाही त्यावेळेस मी जशा अनंतकल्लोळमाला भीषण समुद्रात आगबोटीवर होते तसाच एक समुद्र माझ्या हृदयात खवळला होता त्यात किती तरंग वर येत होते आणि परस्परांशी झुंझून पुन्हा त्या अनंत सागर गर्भात कोटल्या कोठे लीन होऊन जात होते हे मला सांगता येत नाही जेव्हा भारतभूमी दिसेनाशी झाली तेव्हा तिला शेवटचा नमस्कार करून मी आपल्या आगबोटीतील तरघळ्यात गेले त्या केबिनात एकावरे कशी ओळीने एकंदर सहा अंथरुणे असून खोली अगदी लहान होती त्या सहा अंथरूणांचा अर्थ तेव्हा सहा मनुष्य असती तर खरोखरीच आम्हाला फार त्रास झाला असता त्या आगबुटीत लोकांची बरीच गर्दी होती परंतु दुसरी सर्व माणसे युरोपियन पडली आणि आम्ही हिंदुस्तानच्या नेटिव्ह आमचा वारा लागला तर त्या स्विटा होईल या भयाने कोणी युरोपियन बाया आमच्या खोलीत राहाव्यास आल्या नाही ही, ही पुष्कळ युरोपियनची नेटिव्हविषयी मत्सरीबुद्धी त्यावेळी आमच्या फार पत्त्यास पडली ईश्वराच्या सृष्टीत विषाच्या अंकुराची सुद्धा निरर्थक होत नाही तिचपासून जगाला काहीतरी उपयोग आहेच तेव्हा त्या खोलीत मी माझी मैत्रीण आनंदीबाई भगत आणि माझी मुलगी या तिघांचे एकाधिपत्य झाले खोलीस एकच लहान खिडकी होती तिच्या वाटे वारा येत असे परंतु आम्ही यागबोटीच्या ज्या बाजूला होतो त्या बाजूकडून वारा वाहत नव्हता म्हणून तो आम्हा जितका पाहिजे होता तितका मिळत नसे खोली चोहोकुडून बंद असल्याने दिवसास आणि विशेष करून रात्री अतिशय उकाडा होत होता आम्ही तामडा समुद्र पार होऊन सुहेलव्यापर्यंत पोहोचेपर्यंत या समुद्रप्रवासात ग्रीष्मकाली हिंदुस्थानातील मारवाड किंवा मद्रास इलाक्यात जितकी उष्णता असते त्यापेक्षाही जास्त आहे असे मला वाटले परंतु हे माझे अनुमान कितपत खरे होते ते मला माहीत नाही आगबोटीत आमच्या जेवणाची तजवीज इतर लोकांपेक्षा निराळी होती म्हणजे एका खान साम्यास पाच सहा रुपये देऊन आम्ही आमची तजवीज करून करता, आपल्या तैनाती ठेविला होता तो दररोज आमच्या खोलीतच आम्हाला वाढून आणून देत अस स्वतः स्वयंपाक करून घेण्याची तजवीज झाली असती परंतु आगबोटीतील खलाशांचा स्वयंपाक घरावाचून दुसरे स्वयंपाक करून घ्यास ठिकाण नव्हते त्या ठिकाणी चोहोकडे अमंगळ देखावा पाहून माझ्याने तिथे जावेनासुद्धा मग स्वयंपाक करण्याची गोष्ट दूरच राहिली वर सांगितलेला मनुष्य आम्हाला जे आणून देत होता त्याचा आम्ही डोळे झाकून स्वीकार करीत होतो आणि त्या अगाध समुद्रात देवाने एवढे अन्न दिले त्याबद्दल त्याचे फार फार उपकार मानत होतो खाण्याचे पदार्थ म्हटले तर शिजवलेले बटाटे भात पाव जाम मीठ वाटलेली मोहोरी मिर्याची पूड आणि मुलाकरिता कंडेन्स्ड मिल्क इतके पदार्थ मिळत होते याशिवाय आमच्याबरोबर आम्ही करून घेतलेले आंब्याचे लोणचे आणि माझ्या एका मित्राने आपल्या घरून लिंबाचे लोणचे दिले होते त्याच्या योगाने आमच्या जेवणाला बरे साधन होत असे परंतु युरोपियनांच्या चालीचा अर्धपक्व पुरोडाश जेवणाची आम्हाला सवय नव्हती हे एक आणि आमच्या चालीच्या भाज्या वरण कढी वगैरे नसता स्वयंभू अन्न ब्रह्मसेवनाने आमची तृप्ती होईना अथवा आमच्याने पोटभर जिवावेना हे दुसरे या दोन कारणामुळे आगबोटी सत्तावीस दिवस आम्हाला अर्धवट उपासात काढावे लागले प्रसंगी मला माझ्या हिंदुस्थानातील प्रवासात नुसत्या पाण्यावर सुद्धा भूक तान मागविण्याची सवय होती त्यामुळे फारसे कठीण गेले नाही परंतु माझी मैत्रीण यापूर्वी कधी घराबाहेर निघालेली नव्हती तिला पराकाष्ठेचे कष्ट सोसावे लागले आमच्या खोडीसमोरच इतर प्रवासी लोकांच्या जेवणाचे ठिकाण होत तिथी ते, ते, ते जेवणात ज्यावेळी बसत त्यावेळी मासे माउस, आणि इतर त्याच्या खाण्याच्या पदार्थांच्या दुर्गंधीमुळे त्यावेळेस माझ्या नाकाला गंधग्रहण शक्ती नसती तर बरे झाले असते असे वाटत होते हा माझा समुद्रातील पहिलाच प्रवास नव्हे यापूर्वी माझे वडील असता दोन तीनदा मंगळुरुपासून मुंबई मुंबईहून द्वारका आणि तेथून परत मुंबईपर्यंत इतका माझा समुद्र प्रवास झालेला होता त्यामुळे असो किंवा दुसऱ्या कोणत्याही कारणाने असो यावेळी मला समुद्रातील आजार झाला नाही दुसऱ्या दिवशी फार उष्णतेच्या योगाने दोनदा उलटी झाली होती आणि मधूनमधून थोडे थोडे डोकेही फिरू लागले होते परंतु आनंदीबाई व दुसरी पुष्कळ मनुष्य फारस आजारी झाले होते भुखारा आगबोटीवर हिंदुस्थानातील माणसे काय ती एक माझे धर्मबंधू बाबू बंकबिहारी शर्मा आणि एक पारशी तरुण गृहस्थ एवढीच होतो आम्ही कधी काळी सकाळी किंवा संध्याकाळी डेगच्या एका बाजूवर जमून नाना प्रकारच्या गोष्टी सांगत बसत होतो युरोपियन समाजाशी आमचा काही संबंध नसने हे स्वाभाविकच आहे परंतु एक म्हातारा युरोपियन सभ्य गृहस्थ आमच्याशी फार ममताळूपणाने वागत असा गृहस्थ मॅचेस्टर शहरातील एक व्यापारी होता तरुण वयात व्यापारामध्ये पुष्कळ पैसा मिळवून या वृद्ध वयात आता त्याने व्यापार करणे सोडून दिले आहे तो आपल्या घरात निश्चिंतपणे बसून आपल्या राहिलेल्या आयुष्याचा का सुखात घालविणार आहे परंतु याचे सुख आळशीपणाने अंथनावर पडून झोपा काढण्याचे नवे। तो आज एकोणीस महिन्यापासून प्रवास करीत सगळ्या पृथ्वीची प्रदक्षिणा करून या प्रवासात त्याला सुमारे एक हजार खर्च करावा लागला असं एकदा त्याने मला सांगितलं तो जितक्या ठिकाणी गेला तितक्या ठिकाणी माहिती मिळून ती त्याने आपल्या स्मरण वहीत लिहून घेतले आहे आणि प्रसिद्ध प्रसिद्ध ठिकाणच्या देखावयाची चित्रे सर्व मिळून सुमारे 7000 हजार विकत घेतली आहेत त्यापैकी सुमारे 160 साठ हिंदुस्थानातील देखाव्यांची चित्रे त्याने मला दाखविली ती फार मनोरंजक आणि हुबेहू उतरलेली होती त्यापैकी पुष्कळ ठिकाणी मी पाहिलेली आहेत त्यांच्या नावाचे अर्थ आणि त्यांचा इतिहास याची मला जेवढी माहिती होती तेवढी त्याने विचारून घेतली या वृद्ध गृहस्थाचा कित्ता आमच्या देशातील विलासप्रिय आशी श्रीमंत लोकांनी जर वळविला तर किती बरे लाभ होईल असो त्या गृहस्थाला हिंदुस्थानातील कोणतीही बोली येत नव्हती आणि मी तर इंग्रजीत अरण्य पंडिता मग काय पहावे आमची परस्परांची जेव्हा बोलणी चालत तेव्हा जवळ कोणी युरोपियन मनुष्य नसत म्हणून बरे होत होते नाहीतर माझे बोलणे ऐकून त्यांच्याने पोट धरून असल्या रावले नसते तो गृहस्थ बोले तेवढे मला समजत असे परंतु बरोबर उत्तर देता येत नसे कारण यापूर्वी मला इंग्रजी बोलण्याचा मुळीच अभ्यास नव्हता हो काही शब्द व काही संज्ञा मिळून कसा तरी तो माझा आशय समजून घेत असे मुंबईहून निघाल्यानंतर 27 दिवसात चार पाच ठिकाणी मात्र आम्हाला भूमीचे दर्शन झाले एरवी खाली आगाज समुद्र आणि वरती अनंत आकाश आमच्या नजरेस पडत होते संध्याकाळच्या वेळेस आम्ही जेव्हा डेकवर बसत होतो तेव्हा समुद्राची आणि आकाशाची अपूर्व वह व अनिर्वचनीय शोभा आणि महत्व पाहून माझ्या मनात किती प्रकारचे विचार येत असत सा, हे सांगता येत नाही एकीकडे सूर्य अस्थला जात आहे त्याची सायंकालीन कोमल प्रभा, अनंत नील नभो मंडलात जिकडे तिकडे विशेष करून पश्चिमेकडे पसरलेल्या पिंजलेल्या शुभ्र कापसाच्या ढिगासारख्या मेघराशीवर प्रतिबिंबित होऊन आमच्या पुराणातील काल्पनिक सुवर्णगिरी मेरूची शृंगे चोहोकडे समुद्रातून आपली डोकी उचलून आकाशाचे चुंबन घेत आहेत की काय अशी भ्रांती होत असे किंवा समुद्रोदरात कल्पिलेली कृष्णाची सुवर्ण द्वारका अथवा रावणाची लंका माझ्यासमोर आहे की काय असे वाटत असे सूर्यास्त झाल्यानंतर बंगल्यातील पडतपोशी स्त्रिया जशा हळूच पडदा पलीकडे सारून लोकास भीत भीत खिडक्यातून डोकावून पाहतात आणि पुन्हा झटकन घरात आपले तोंड लपवितात त्याप्रमाणे वायू वेगाच्या परवश होऊन आकाशातून इकडे तिकडे फिरणाऱ्या मेळघेरुपी पडद्यांच्या अंतराळातून एका पाठीमागून एक अशा पुष्कळ तारका गगन सौंदावरून मी लहान होते तेव्हा आमचे वडील दहा अकरा महिनेपर्यंत कच्छजवळ असलेल्या द्वारकेत समुद्रकिनार्यावर राहिले होते तेथे ते कधीकधी संध्याकाळच्या वेळेस समुद्रकिनाऱ्यावरील शुभ्र वाळवंटावर आम्ही फिरावयात जात होतो आ जे किती सुखाचे दिवस होते तसे दिवस या जन्मात पुन्हा यावायचे नाही माझ्या बालक स्वभावला अनुसरून मी त्या वाळवंटावर किती कवड्या शिंपल्या दगड धोंडे गोळा करून ओटीत भरून घरी नेत असे आणि मला त्यावेळेस किती आनंद होईल म्हणून सांगू त्यावेळेस आता माझे डोळे समुद्राची किंवा आकाशाची शोभा पाण्यास गुंतत नव्हते माझे आई बाप बहीण आणि भाऊ ही सर्वजण एकीकडे गोष्टी सांगत फिरत असत आणि मी त्यांच्या पुढे आणि मागे घोटाळ दगड धोंडे काय हाती लागेल ते वावंड्यातून गोळा करीत असे मला वाटे आई बाप आणि बहीण भावंडे फार अरसिक आहेत का तर माझ्यासारखी ती ही शंख शिंपल्या दगड धोंडे गोळा करीत नाहीत म्हणून भक्तजनास दर्शन देण्याकरता सुर्यवर येणार आहे तेव्हा जास्त त्याचे दर्शन घ्यावायचे असेल त्यांनी समुद्र तीरावर यावे त्याप्रमाणे द्वारकेत समुद्र किनाऱ्यावर हजारो भक्त मंडळी जमली आम्ही ही द्वारकादर्शन लालसेच्या पर्वश होऊन तेथे गेलो थोड्या वेळानेच पश्चिम गगन प्रांती दिनात अस्तास जाऊ लागले आणि त्यांची स्वर्णप्रभावर सांगितल्यासारख्या मेघराशीवर पसरून त्या अत्यंत शोभायमान होऊ लागल्या पंड्यांनी तिकडे बोट दाखवून आम्हाला म्हटले ही पास होण्याची द्वारका हे ऐकून पुष्क भाविक लोकांनी भक्तीपूर्वक द्वारकेला उद्देशून नमस्कार केले त्या पर्वनी पंड्यांनी आपल्या पिशव्या चांगल्या भरून घेतल्या एक दिवस द्वारकेतील पंड्यांनी अशी गप्प उठविली की आज कपिल कपिलषष्टी आहे या थोरासा संध्याकाळी कृष्णाची समुद्रात बुडून राहिलेल्या सुन्याची द्वारका आमच्याकडे डोकावीत असत आणि पुन्हा मेघांच्या आड आपले तोंड लपित असत एखाद्या वेळेस आकाश निरभ्र असले म्हणजे असंख्य नक्षत्रे दिसू लागत त्यावेळेस यमुनेच्या नील जलप्रवाहात भक्तांनी वाहिलेली शुभ्रजुईची पुष्पे चोहोणकडे पसरलेली आहेत की काय असे वाटत असे आणि त्यावेळेस चंद्रोदय झाला असला तर त्या शोभेला पारावारच नसे खालून आगाध समुद्राचा विस्तीर्ण वर्तुळाकार एक भाग आणि वर स्वच्छ नभो वर्तुळाकार दुसरा भाग असे दोन्ही जुळलेले दिसत त्यात मोह्यासारख्या चोहींकडे पसरलेल्या तारकाजशा आकाशात तशीच त्यांची प्रतिबिंबे समुद्र जलात दिसून असून मला असा भास होई की हा आकाश आणि समुद्र अशा दोन भागांनी जुळलेला एक अतिविस्तीर्ण मोत्यांचा शिंपला आह आणि याच्यामधही पसरलेली मोते आणि शिंपल्यांच्या आतील झळकदार दोन्ही बाजू मला दिसत आह चंद्रप्रभत् समुद्रातील उसळणाऱ्या कल्लोळांकड़ पाहिजे समुद्राच पाणी पातळ झालखा चांदीप्रमाणे पांढरे व झळकदार दिसत अस खवळलेल्या समुद्रातील कल्लोळांच्या परस्पर संघर्षनाने उद्भवलेल्या फॉस्फरस नावाच्या अग्नीच्या ठिंग्या जेव्हा झळकत तेव्हा आमच्या पूर्वकवींनी कल्पिलेल्या वडवाघणीचे प्रकाशांतराने दर्शन होत असे अशा त्या अगाध समुद्रामध्ये अविश्रांत कल्लोळ ध्वनी ऐकून मध्यरात्री मी झोपेतून जागी होऊन खिडकीतून डोकावून समुद्राकडे पाहत असे आगबोटीतील सर्व मनुष्य निजल्याने सोहो कडे सामसूम खोलीत अंधेर पुढे मागे जिकडे पहावे तिकडे समुद्र अशा वेस, मनुष्याच्या मनाची स्थिती जशी असावी तशीच माझी असत होती त्या वेस माझ्या मनात या अनंत जगाला सृष्ट करणाऱ्या ईश्वराचे महत्व आपल्या नश्वर परमानुमात्र वैभवाच्या अहंकारात गुंग असणाऱ्या क्षुद्रत्व माझी हल्लीची स्थिती माझ्या आयुष्यात जे जे घडून आले त्यापैकी मुख्य मुख्य सुखाचा आणि दुखाचा गोष्टी मी आपला देश सोडून कशासाठी इतक्या दूरदेशी जात आहे पुढे मी काय करणार कोणत्या रीतीने मी आपल्या मातृभूमीची सेवा करावी आणि कदाचित दैवयोगाने हे जहाज समुद्रात बुडाले तर माझे सर्व मनोरथ एका कसे बुडून जातील इत्यादी गोष्टींचा एक सारखा विचार चालत असे असो एप्रिल महिन्याच्या सव्वीसाव्या तारखेस दोन प्रहरी सुमारे बारावर दोन वाजता आम्ही एडन बंदरात पोहोचलो एडन हे गाव अरब देशाच्या समुद्र समुद्रकिनाऱ्यावर असून चोहो कडे उंच उंच पर्वतांनी वेष्टीत आहे या पर्वतावर किंवा त्याच्या आसपास झाडपाला गवत काही एक नाही चोहोकडे काळसर उंच उंच डोंगरांच्या टेकड्या आणि पुढ समुद्र असा एडनचा देखावा आह हा दखावा म्हणाला संतोषप्रद तरी सहा दिवसात कोठे एखाद्या मातीचा ढिकळा एवढ़ सुद्धा जमीन ज्यांच्या दृष्टीस पडली नव्हती त्या आम्हास तो दखावा पाहून फार आनंद झाला एडांचे डोंगर दुरून दिसू लागता क्षणीच बंदर केव्हा येईल म्हणून उत्कंठित मनान आम्ही सर्व उभे राहून वरती माना करून पाहू लागलो बंदरात आगबोट तरंगताक्षणीच आम्ही एक लहान होडीत बसून किनाऱ्यावर गेलो तेथे गाडी करून एडन गाव करता गेलो या गावात सगळी एक मजली धाव्याची घरे आहेत तेथील वस्ती अरब काफी आणि व्यापाराच्या संबंधाने हिंदुस्थानातून व दुसऱ्याही कित्येक देशातून आलेल्या लोकांची आहे गावाच्या चोहोकडे डोंगर असल्याने ते गाव एका मोठ्या किल्ल्यात आहे असे वाटते शिवाय गावाचा भूती गाव कुसई आहे उष्णता अतिशय पाण्याचे दुर्भिक्ष चोकडे वृक्ष जमीन असा तेथील सर्व प्रकार आहे तेथे पाहण्याजोगे ठिकाण एकच आहे ते हे की दोन उंच पर्वतांच्या टेकड्यांमध्ये पावसाचे पाणी धरून साठविण्याकरता एकावर एक अशी मोठमोठी दहा टाकी बांधलेली आहेत त्यांच्या योगाने येथील लोकस बराच पाण्याचा पुरवठा होत असेल तेथे एक दोन विहिरी आहेत त्या अतिशय खोल आहेत तेथे खालच्या बाजूला काही रानटी आणि समुद्राच्या वाळवंटात उगवणारी झाडे लावून एक लहानसा बाग केलेला आहे तेथे मनुष्य हवा खाण्यात जातात आमच्या देशात तसली झाडे कोणीतरी उगीच केर कशाला पाहिजे म्हणून उपटून टाकली असती परंतु येणा ती झाडे वाचण्याकरता किती प्रयत्न आहे चोहळकडे कोणी झाडाला हात लावू नये म्हणून पहारे बसविले आहेत ठिकठिकाणी काळ्या फळ्यावर मोठमोठ्या अक्षरांनी झाडांची पाने कोणी तोडल्यास त्याला शिक्षा होईल असे इंग्रजीत लिहिले आहे ठीकच आहे एका कवीने म्हटले होते विरस्त पादपे देशे एरंडोपी दुमायात एडन सारख्या ठिकाणी तो बाग नंदर वनापेक्षा किंवा कलकत्त्यातील इडन गार्डन नावाच्या बागेपेक्षाही जास्त योग्यतेचा आहे यात काही संशय नाही परंतु तशा ठिकाणीही डोंगराच्या दरीत एका ठिकाणी आमच्या कवी गुरु कालिदासाच्या आवडत्या चा शिरीष पुष्पाचे झाड पाहून मला मोठे आश्चर्य वाटले ते झाड फुललेल्या शिरीष पुष्पाने अगदी भरले होते पंजाबात आणि आसामात मी, जाड़ पाँचे जाड़ पाँचे जाड़ पाँचे मी ही झाडे पुष्क पाहिली होती पुष्क दिवसांनी हे झाड पाहून मला फार आनंद झाला मी माझ्या मनाला म्हटले एडनच्या मरुभूमीतही शिरीषाची फुले फुलली आहेत तशी कधी कधी सुखे उद्भवतात असो एडना सहा तास आगबोट राहिली होती तेथून रवाना झाल्यावर मे महिन्याच्या पहिल्या तारखेस आमची आगबोट सुए येथे पोहचली तेथून ब्रिंडिसाच्या रस्त्याने फ्रान्स मधून पॅरिस वगैरे शहरे पाहू जाणारी मनुष्य आगगाडीच्या रस्त्याने गेली आम्हाला बुखारा आगबोट सोडून दुसऱ्या कैसरी हिंद नावाच्या आगबोटीत यावे लागले ही आगबोट पहिल्या आगबोटीपेक्षा पुष्कळ मोठी असून कलकत्त्याहून आली होती तिच्यात मनुष्याची फार दाटी होती कॅबिनामध्ये मनुष्यास राहण्याची जागा कशी तरी तेते तेथे करता एकही सेकंड क्लासचे कॅबिन रिकावे नव्हते म्हणून आम्हाला एका फर्स्ट क्लासच्या कॅबिनात जागा मिळाली त्यात मात्र दुसऱ्या ठिकाणी फार दाटी होती म्हणून एक बाई आणि तिची मुलगी राहावयास आल्या ती बाई होती हिंदुस्थानातीलच परंतु ती ख्रिश्चन असून तिची रीत बाद सगळी युरोपियानांसारखी होती म्हणून तिला आम्हा नेटिव्हांचा बारा सोसत नसे तरी करते काय बिचारी निरुपास्तव होती आमच्या शेजारी रहावयास आली होती त्यामुळे आम्हाला आणि तिलाही बराच त्रास सोसावा लागला सुएज मात्र समुद्र सुमारे दोन महिला आह या ठिकाणची गोदी वगण्याजोगी आह सुए मध्ये घोडे किंवा गाड्या काही नाहीत सर्व लोक मोठमोठ्या गाढवांवर बसून फिरतात तेथि गाढव घोड्यांच्या जागी आह आमच्या आगबोटीतील पुष्कळ मोठमोठ्याल मुट साहेब आणि मडमा गाढवावर बसून धिंड काढण्याची रीत होती परंतु सुएझ मध्ये मनुष्य मोठ्या औषशीन गाडवावर स्वारी करीतात आम्हीही त्या सुकाचा अनुभव घेण्यास विमुख झालो नाही सुएझ गाव फारसठ नाही तेते सर्व इजिप्शियन लोकांची वस्तू आह बायका रस्त्यात फिरतात परंतु त्यांच मात्र उघड़ असतात बाकी सर्व तोंड बुरख्यान जाकल असत दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही तिथून निघालो आणि संध्याकाळपर्यंत सुएझच्या कालव्यात चालून भूमध्य समुद्राची आमची आगबोट येऊन पोहोचली सुएचा कालवा दोन मोठ्या आगबोटी एकदम जाऊ शकता तितका रुंदा आहे भूमध्य समुद्रात आल्यानंतर सर्व कॅबिनातील खिडक्या बंद केल्या कारण समुद्राचा लाटा फार वरपर्यंत येऊ लागल्या खिडक्या बंद केल्या तरी मधून मधून आम्हाला समुद्र स्नान होत असे अरबी आणि तांबड्या समुद्रापेक्षा भूमध्य समुद्रात आगबोट फार हालत होती तेथूनच थंडीचा प्रारंभ झाला आम्ही सुतीकापडाचे पोशाख सोडून लोकरीच्या कापडांचे पोशाख घेतले सुएझ येथेच थोडा थोडा थंडीचा प्रारंभ झाला होता परंतु तिथेच लोकरीची वस्त्रे घ्याची काही गरज लागली नाही तुम्ही जर रॉबिन्सन क्रुसोची गोष्ट वाचली असेल तर आता आमची स्वरूप कशी आहे तऱ्याच अंशाने तुमच्या ध्यानात येण्याजोग आह रॉबिन्सन क्रुसो याने वस्त्रांच्या अभावामुळे आपल्याला कातड्याचे चमत्कारिक पोशाख करून घेत तसे आमचे पोशाख कातड्याचे नाहीत परंतु चमत्कारिकपणाविषयी त्याच्यापेक्षाही बोटबर जास्ती आहेत म्हटले तरी चालेल या थंड देशात आल्यावर आमच्याने पुरता स्वदेशी पोशाख ठेवत नाही तरी आमच्या हृदयात स्वदेशाभिमानात सतत जागृत आहे आणि इकडे थंडी तर आम्हाला आपल्या हुकुमात वागवू पाहते अशा उभय प्रसंगी त्रिशंकू राजा जसा वर व खाली असा अधांतरी उभा होता म्हणून दंतकथा आहे तशीच आमची स्थिती आहे अर्धी लोकरीची कपडे व अर्धी सुताची कपडे मिळून आमचा पोशाख बनतात पायात मोजे असल्यापासून एक घटकावर सुद्धा राहण्याचा उपाय नाही इकडच्या देशाचे हे उन्हाळ्याचे दिवस आहेत तरी आमचे माघ महिन्यात प्रयागात जितकी थंडी पडते तितकी थंडी आहे त्या दिवसात आम्ही दक्षिणी जोडेच वापरतो परंतु थंडीच्या दिवसात जेव्हा बर्फ पडते तेव्हा आम्हाला जाणू लग्न बूट अवश्य वापरले पाहिजेत घरात किंवा बाहेर जोड्या वाचून चालण्याचा सा उपाय नाही जर थोडा वेळपर्यंत मोजे आणि जोडे काढत चालले तर पाय जमिनीवर आहेत की पायावर जमीन आहे हे भान राहत नाही याच कारणामुळे इंग्रज लोकांच्या पायात रात्रंदिवस जोडे असतात अगदी गरीब मनुष्याच्याने सुद्धा जोड्या वाचून राहत नाही एक वेळ पोटाला नसले तरी पुरवले परंतु अंगावर लोकरीची कपडे आणि पायात जोडे ही अवश्य असलीच पाहिजेत भूक सोसण्यापेक्षा आईकडची थंडी सोसणे कठीण आहे मे महिन्याच्या सहाव्या तारखे सकाळी आम्ही माल्टा द्वीपात पोहचलो सुमारे दहा वाजण्याच्या वेळ आम्ही माल्टा शहर पाहाव्यास गेलो माझ्या जन्मात युरोपातील शहर कायते तेच पहिले पाहण्यात आले ते शहर फार सुबक आणि मोठे आह रस्ते फार स्वच्छ आणि कोठेही गडबड नाही बाजारात हजारो मनुष्य जातात येतात परंतु गाड्यांच्या चाकांचा जो आवाज होतो त्याहून दुसरा आवाज कोठे ऐकू येत नाही आमच्या देशात बाजारामध्ये जशा काना रंगाच्या पगड्या दिसतात तसं या देशात नाही सगळ्याचे पोशाख टोप्या काळ्या त्या काळ्या पोशाखातून का त्यांचे हात आणि तोंड एवढी बाहेर दिसतात आम्ही त्या शहरात गेलो तेव्हा ते सकाळी बांसे आमच्याकडे टक लावून पाहू लागली त्यांना वाटले असलेले पांढऱ्या कपड्याने वेचिलेले नवीन पदार्थ कोणत्या प्रदर्शनाकरता कोणी येथे पाठविले आहेत कोणा स्टाऊक आम्ही हिंदुस्थानात होतो तेव्हा काही युरोपियन स्त्रियांनी आणि युरोपियन चालीचा पोशाख असणाऱ्या नेटू ख्रिश्चन बायांनी अमिलला सांगितले होते की तुम्हाला युरोपात आपल्या चालीचा पोशाख करून बाहेर जाता येणार नाही आणि जर तुम्ही तसे कराल तर रस्त्यात पोळे तुमच्या पाठीमागे लागून टाळ्या पिटतील परंतु आम्हाला त्या बायांसारखे मनभर वजनाचे गाऊन कसे उचलणार तशा पडले मी निरामिष भूकी माझ्या अंगावर गौर उचलण्यापुरते बळ नाही म्हणून थंडीच्या निवारणार्थ काही लोकरीचे कपडे अंगावर घालून वरून माझी चादर घेऊनच मी ते शहर पाहाव्याच गेले तेथे सर्व भरुष्य आमच्याकडे टकमका पाहू लागली आणि मुले व काही मोठी माणसेही आमचे विलक्षण पोशाख पाहून गारातल्या गारात हसू लागली खरी परंतु कोणी टाळ्या पिटल्या नाही हा देश सभ्य देश आहे म्हणून कोणी कोणाला उघड हसण्याची आणि रस्त्यातून जात असता कुचेष्टा करण्याची चाल येथे नाही माल्टा दीप आता इंग्रजांच्या लोकांच्या ताब्यात आहे ते तेथे इंग्लिश गव्हर्नर राहतो तेथील लोक माल्टी नावाची भाषा बोलतात ती भाषा काहीशी अरबी भाषेसारखी आहे तेथील लोक माल्टीज असे म्हणतात परंतु त्यांची आचार आणि चालीरीती इंग्लिश लोकांच्या सारख्याच आहेत पुरुषांची आणि स्त्रियांचे पोशाख सर्व इंग्रजांसारखेच असतात परंतु बायका टोपी न घालता डोकीवर ख्रिश्चन संन्यासिनी जसे एक कापड घेतात तशाच प्रकारचे पण आकृतीत काहीसे विलक्षण असे काळे कापड डोकीवर घेतात आम्ही तेथील गव्हर्नरचा बंगला पाहिला त्यापैकी दोन मोठमोठे भव्य दिवाणखाने पाहण्यासारखे होते त्यापैकी एक दिवाणखाना सुमारे पाच सहाशे वर्षापूर्वी माल्टी लोक चिलकते अंगात घालून लढत होते आणि त्यावेळी जी वस्त्रे वापरित होते त्यांनी भरलेला आहे ती चिलखते आणि शस्त्रे सर्व लोखंडी व पोलादी असून फार मोठाली आहेत ती साधारण मनुष्याच्याने उचलवणार नाहीत अशी जड कवचे अंगावर घालून रणात लढणारे लोक केवढाले राक्षस असतील कोण जाणे तेथे ते एक जायंट म्हटलेल्या मनुष्याचे चिलखत पाहिले ते फारच मोठे होते त्याच्या डोकीची टोपीच सदोतीस पाऊंड वजनाची आहे यावरून चिलखताचे वजन आणि तेवती टोपी अंगावर घालणाऱ्या शूर मनुष्याचे बळ किती असेल याचे अनुमान करावे सधरु मनुष्य स्पानी याद्र असून तो बाल्टी सेनेचा अध्यक्ष होता असे ऐकले त्याच दिवाणखड्यात देगे ठिकाणी सुमारे सहाशे वर्षामागे केलेली कित्येक मातीची भांडी आहेत त्यावर केलेली फार सुंदर नक्षी आणि त्यातील रंग अद्याप नवीन असल्यासारखी दिसतात दुसरा दिवाणखाडा पाहिला तोही मोठा विस्तीर्ण आहे त्या दिवानखाड्याच्या सर्व भिंती कशीदा काढलेल्या मनोहर पडद्यांनी आच्छादित आहेत त्या पडद्यांवर अमेरिकेतील रम्य अरण्य असभ्य इंडियन लोक हपशी लोक हत्ती घोडे व पुष्कजातींची पांघळे यांची चित्रे व इतर वेलबुट्टी अशी हुबेहूब काढली आहेत की ती दुरुण पाहिली तर हा कशीदा काढलेला आहे असे कोणासही वाटावयाचे नाही हा कशीदा सुमारे दोनशे वर्षामागचा आहे असे तेथील एका माहितीगार मनुष्याने सांगितले तेथून पुढे आम्ही एक रोमन कॅथोलिक मनाचे ख्रिस्ती लोकांचे देऊळ पाहलो तेथे धर्माचार्यांनी बसण्याची पुष्कळ आसने आहेत ती एक लहानशी कोठडीप्रमाणे असून लाकडाची असतात त्यामध्ये खुर्ची सारखी बसण्याची जागा असून त्यांच्या दोहो बाजूस लाकडी फळ्याच्या भिंतीला लहान लहान जाळीच्या खिडक्या असतात त्यातून बाहेरील बाजूस गुडघे टेकून मनुष्य आपली सर्व पापे आत बसलेल्या धर्माचार्यांच्या कानात सांगून त्यांच्याद्वारे परमेश्वरापाशी क्षमा मागतात तेव्हा रोमन कॅथोलिक आचार्य ज्यास मंक म्हणतात तो देवाची प्रार्थना करून त्या मनुष्यास त्याच्या सर्व पापांची क्षमा झाली असे सांगतो ते त्याचे वचन मिळाले म्हणजे आपल्यास परलोकी दंड भय नाही असा रोमन कॅथोलिक मनाच्या लोकांचा समज आहे त्यांच्यातही मंक लोक मेले म्हणजे साधारण लोकांप्रमाणे त्यांची शरीरे जमिनीत पुरीत नाहीत ती उन्हात पुष्कळ दिवस वाळवून एका सुरक्षित जाग्यात ठेवतात अशा प्रकारची पुष्क शवे आम्ही सदरू देवळाच्या तळघरात पाहिली ती उंच उंच कोणाळ्यामधून उभी करून ठेवली होती त्यापैकी कित्येक शवे पुष्कळ वर्षामागची होती त्या देवळाच्या झोनकडे मेरी योसेफ आणि ख्रिस्त यांच्या निरनिया अवस्था प्रदर्शक पुष्कळ मूर्ती होत्या रोमन कॅथोलिक लोक इतर मूर्तीपूजकांप्रमाणे ख्रिस्ताच्या मूर्तीची पूजा करतात इतर मूर्तीपूजकात आणि यांच्यात भद्दीकाच की ते लोक ख्रिस्तानी मेरी मी या दोघांच्या मूर्तीचीच पूजा करतात आणि इतर अनंत दवतांच्या मूर्ती करून पुजतात माल्टा द्वीपातील लोक बहुत करून सर्व रोमन कॅथोलिक मताचे आह ते लोक फार उद्योगी आह तरी भीक मागणारही तिथ पुष्कळ आह चोहोकड़ व्यापाऱ्याचा भर दिसतो माल्टा शहराच्या सभोवती फार मजबूत आणि सुंदर किल्ला आह हे शहर केवळ पयोगी रीतीचेच बांधले आहे तरी त्यात इतर सोयी नाहीत तसे नाही तेथी लोक पूर्वकाळी मोठे शूर होते प्राचीन काळच्या पुष्कळ युद्धांच्या संबंधाने हे शहर आणि द्वीप इतिहासात फार प्रसिद्ध आहे या शहराची रमणीयता स्वच्छता व जिकडे तिकडे लोकांची टापटीप वगैरे पाहून आम्ही फार संतोष झाला या द्वीपाच्या किनाऱ्यावर आमची आगबोट दहा तास उभी होती यापुढे चार दिवसांनी जिल्ह्याल्टर शहर लागले ते शहर पाहण्यात जाण्यापुरता वेळ नव्हता म्हणून आम्ही ते शहर पहाव्यास गेलो नाही तरी ते शहर समुद्राकाठापासून डोंगराच्या वरच्या बाजूपर्यंत एकावर एक अशा घरांच्या रांगांनी रमणीय करून वसुलेले आहे म्हणून आगबोटीतून आम्ही त्याची रचना पाहिली शहरासभोवती मोठा मजबूत किल्ला असून मधून पुष्कळ बगीचे असल्याकारणाने ते अत्यंत शोभायमान दिसते ते स्पेन देशातील एक प्रख्यात शहर आहे तेथे आलेल्या मोठमोठ्या युद्धांच्या संबंधाने इतिहासातही त्याची ख्याती आहे तेथे आगबोट सुमारे चार तास उभी होती तेथून निघून जिम्नास्टरची सामुद्रध्नी रात्री पार उतरून आम्ही अटलांटिक महासागरात आलो दुसऱ्या दिवशी बिस्केच्या उपसागरात समुद्राचे प्रशांत गंभीर रुप नव्हते तेथे त्यावेळी स्वारी बरीच खवळलेली होती बिस्केचा उपसागर पार होण्यास आम्हाला दोन दिवस आणि एक रात्र लागली लाटांच्या उसळ्याबरोबर रात्रंदिवस आमची आगबोट एकदा आकाश आणि एकदा पातळा पाहत होती आगबोटीच्या डेकवरपर्यंत समुद्राच्या लाटा उसळून वर उभ्या राहिलेल्या मनुष्यात स्नात चालत होत्या आगबोटीच्या पुढल्या बाजूस डेकवर खलाशां वाचून दुसरे कोणी जात नव्हते बहुत करून जहाजातील सर्व मनुष्य त्या भयंकर हालण्याने आजारी होऊन आपापल्या खोल्यात निजून राहिली होती दोन दिवसापर्यंत आमच्यान खोलीच्या बाहेर निघवली नाही आग बोट हाले तेव्हा आम्ही आपापल्या अंथरुणावरून कोसळून एकमेकांच्या अंगावर आदळतो की काय असे वाटत असे खोलीत सुद्धा आमच्याने उभे राहावे ना उठून बसलो तर आग बोटीच्या हल्ल्याने आमची डोकी भिंतीशी आपटत ते महिन्याच्या तेराव्या तारखेस एक बंदर लागले तेथून पुष्कळ मनुष्य उतरून रेल्वे मार्गाने लंडन शहरास आणि निरनिराळ्या ठिकाणी जेथे ज्या जावयाचे होते तेथे गेली, तेथे समुद्राच्या किनाऱ्यावर एक जबरदस्त किल्ला आणि पुष्कळ आरमारे होती ते तिकाण फार मनोहर दिसत होते, त्या भागातले हे दिवस वसंत आणि ग्रीष्म या दोन ऋतूतले आहेत, तव्हा येथे स्वाभाविक शोभा अगदी तरुण वयात असता आमच्या दृष्टीस पडत आह सोळाव्या तारखेस लंडन शहरापासून बरोबर दूर एका ठिकाणी आमची आगबोट थांबली तिथ सर्व मनुष्य उतरून रस्वार्गाने लंडन शहरी आली माझ्या एका सिस्टर मैत्रिणीने आपल्या भावाला पत्र लिहिले होते ते मी मागे सांगितलेल्या बंदराहून डाकेत रवाना केले ते पाहताच तो सभ्यगृहस्थ अम्मास करता या ठिकाणी आला आणि सेंट मेरीज होमच्या पुष्कळ शाखा लंडनमध्ये आहेत त्यापैकी एका घरातील दोन सिस्टरही अम्मास नेण्याकरिता तिथे आल्या होत्या आम्ही त्यांच्याबरोबर रेल्वे मार्गाने त्याच दिवशी लंडन शहरी पोहचलो तिथे पोहचता सदरू गृहस्थ आमचा निरोप घेऊन आपल्या घरी गेला आणि आम्ही सिस्टर्स यांच्याबरोबर वर त्यांच्या घरी गेलो तिथे ते त्यांनी उत्तम रीतीने आमचा पाहुचार केला बाबू बंकबिहारी शर्मा हल्व स्टनवरूनच आमचा निरोप घेऊन ज्या गृहस्थाकडे त्या सूत्रा जावेचे होते तिकड गेल तारीख सतरा रोजी मी एका सिस्टरच्या बरोबर वर डाक वर आगबोटीत राहिल माझे सामान आणावयास गेल लंडन शहर फार विस्तीर्ण आहे मुंबई जशा शहरातून करता, ट्राम गाड्या झाल्या आहेत तशा लंडन शहरात रेल रेलगाड्या आहेत घोड्याच्या गाड्यास फार वाडे लागते आम्ही ज्या ठिकाणी उतरलो होतो ते ठिकाण लंडन शहराच्या एका टोकावर आहे तेथून सुमारे दोन तासापर्यंत रेलगाडीमध्ये बसून आम्ही लंडन शहरामधून जात होतो त्यापैकी एक तास शहराच्या खाली भोयारात रेल्मार्ग बांधलेला आहे त्यावरून गाडी चालली होती पुण्याहून मुंबईला जाताना जसे रस्त्यात बोगदे लागतात तशाच प्रकारचा सदर हू भुयारातील रस्ता आहे त्या रस्त्यातून जाताना अंधार असतो म्हणून गाड्यातून दिवे लावतात आम्ही दोघीजणी डाकवर, ज्या गोदीत माझे सामान होते तेथे जाऊन सामान घेऊन परत आपल्या बिराडी गेलो गोदीमध्ये सामानाची झडती घेतात झडती घेण्याचे कारण इतकेच की कोणी जकात दिल्या वाचून पदार्थ बरोबर नेऊ नयेत यावेस मला लंडन शहरात राहून तिथील प्रख्यात अशी ठिकाणी पाहण्यास वळ नव्हता म्हणून मी ती पाहिली नाहीत तरी रस्त्यातून जाताना पार्लम सभेची आणि लॉर्ड मेयर जीत राहत होती अशी दोन भव्य इमारती बाहेरून पाहिल्या टेम्स नदीच्या किनाऱ्यावर एकओ पाट्राझ निडल नावाच्या दगडी खांब इंग्रजांनी इजिप्त देशातून आणून लंडन शहरात उभा क्लिआहे म्हणून वर सांगितले तो आणि मी पुष्कळ इमारती बाहेरून पाहिल्या सध्या मी आपल्या अभ्यासात निमग्न आहे म्हणून मला पुष्कळ ठिकाणी जाऊन तेथील माहिती आणि या देशाची रीतीभातीची माहिती आपल्यास देता येत नाही पुढे कधीतरी पाहू आता येथील साधारण ज्या गोष्टी मी पाहत आहे त्या अशा आजकाल उन्हाळ्याचे दिवस असल्याने इकडे सर्व ठिकाणी जमीन झाडे वेली गवत फुलझाडे वगैरे हिरव्या गार रंगाने आच्छादित आहे चोहोकडे कोटेही पडीत जमीन दिसत नाही येथील मनुष्या स्वाभाविक शोभा फार आवडते आमच्या देशातही लोक आज बाग बगीच्या आवड आहे परंतु दुखाची गोष्ट एवढीच की त्यास आज बागात खरी शोभा आणता नाही येथील मनुष्य आपल्या बागास फार जपतात मोठ्या मोठ्या घराण्यातील स्त्रिया आणि सुंदर अर्ध्या फुललेल्या गुलाबा लहान लहान मुली आपल्या बागेत कोणी झाडास पाणी घालीत आहे कोणी नाना प्रकारची फुले वेचून पुष्पपत्र मिश्रित गुच्छ करीत आहेत कोणी नुसत्या फुलाकडे आणि झाडाकडे पाहतच आहे अशा स्थितीत त्यास पाहिले म्हणजे आमच्या महाभारतात वर्णिलेल्या पवित्र ऋषींचे आश्रम आणि त्यामधून सदर्भू प्रकारची वनशोभा वाढविण्यात गुंतलेल्या ऋषिकन्या आ ऋषिकन्यांची आठवण झाल्या वाचून राहत नाही एथे एलम नावाचे मोठे उंच उंच वृक्ष रस्त्याच्या दोहो बाजूस आणि बागांमधूनही असतात त्याची छाया फार दाट आणि थंड असते त्या वृक्षात चमत्कार की ते बुडख्यापासून शेंड्यापर्यंत हिरव्या चार पानांनी आच्छा दिलेले असतात त्या वृक्षांच्या मोठमोठ्या फांद्या फार उंचावर फुटतात परंतु बुडख्यापासून तर त्या मोठ्या फांद्या फुटतात बारीग बारीग जवा जवा ले ले ले ले ते पर्यंत बारीक बारीक बोटा एवढा फांद्या अगदी जवळजवळ बुंदला फुटलेल्या असून त्या हिरव्यागार पानांनी गजबजलेल्या असतात म्हणून ते वृक्ष खालपासून वरपर्यंत वेळींनी वेष्टिलेल्या असल्यासारखे दिसतात ते आणि दुसरेही पुष्कळ वृक्ष नाना प्रकारच्या वेळी आणि अनेक रंगांची फुललेली फुले वगैरेचा हा मनोहर देखावा पाहून खरोखरच आम्ही स्वर्गभूमीत आहोत की काय अशी भ्रांती होते जमिनीवर उगवलेल्या चारीत सुद्धा पांढरी आणि पिवळी अगदी लहान लहान डेझी नावाची फुले चोहो कडे फुललेली आहेत या फुलांची आकृती काहीशी शेवंतांच्या फुलांसारखी असते अशा प्रकारची रांटी फुले येथे चोहोकडे आहेत रानासुद्धा स्वाभाविक शोभेचा अगदी बहर आहे हा देखावा पहिला म्हणजे मला हिमालयातील आणि ब्रह्मपुत्र नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या शाश्वी श्यात व गारो पर्वतावरील वन प्रदेशाची आठवण होते। असो या देशातील कित्यक्क घरांतील मनुष्य फारच सभ्य आह तशीच जी मनुष्य हलक्या प्रतीची असतात त्यांच्या ही कमाल आह या दक्षातील गृहासंबंधी व्यवस्था कशी असत पुढच्या वेळ मी आपल्याला लिहून कळविन आमच्या देशभगिनींनी ही व्यवस्था अनुकरण करण्याजोगी आह